वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एक्केचाळीसावा तो निघाला तेव्हा तिने प्रशंसायुक्त वाणीने त्याचा सन्मान केला मग त्या सनातून बाहेर पडून वानर मनात विचार करू लागला ही काळ्याभोव नेत्रांची सीता आपण पाहिली आता थोडेसेच कार्य उरले तीन उपाय ओलांडून चौथ्याचाच येथे उपयोग दिसतो राक्षसांच्या बाबतीत साम उपाय उपयोगाचा नाही ज्यांच्याकडे विपुल धन साठले त्यांना दानाचा काही उपयोग नाही हे आपल्या बळाचा दर्प बाळगणारे ते भेदाने हाती येणार या ठिकाणी पराक्रमस मला योग्य वाटतो या कार्याची तड पराक्रमा वाचून होण्याजोगी मला वाटत नाही रणात या राक्षसांचे काही श्रेष्ठ वीर जर मारले तर मग के कसे तरी ते मऊ येतील जे काम करायचे होते ते संपल्यानंतर पूर्वीच्या हाती घेतलेल्या कार्याला विरोधी न होतील अशा आणखी अनेक गोष्टी साधील तोच कार्य करण्याला पात्र ठरतो अशा ठिकाणी काम थोडकेसे असले तरी ते साधणारे साधन एकत नसते जो साध्याचे नाना पैलू जाणतो तोच ते साध्य साधण्यात समर्थ म्हणायचा शत्रूचे आणि आपले युद्ध होईल तेव्हा त्याचा ते विशेष काय तो जर मला आणून घ्याल जाणून घ्यायला मिळाला तरच मी माझ्या स्वामींची आज्ञा पाळली असे होईल म्हणून आता मी मनाशी ठरवले आहे की तसे करूनच वानरराजाच्या निवासाकडे आपण जायचे आपले राक्षसाशी मुद्दाम युद्ध घडवून आणायचे आणि आपले इथले येणे आनंद होण्याजोगे करायचे हे आता कसे बरे साधावे तसेच हा दशानन रणात मला आणि स्वतःच्या बळाला शक्तीच्या बाबतीत समान कसे मानेल त्याकरता दशाननाचा त्याच्या मंत्रिवर्गाचा सैन्याचा आणि त्याचे अनुयायी असतील त्यांचा रणात पाडाव करून त्याने मनात योजलेला बेद आणि त्याची शक्ती हे सहजपणे लक्षात घेऊन मग येथून आपण परत जावे या क्रूराचे हे नंदनवनासारखे उत्तम डोळ्यांना आणि मनाला रिझवणारे अनेक प्रकारचे वृक्ष लता यांनी भरलेले वन अग्नि जसा शुष्कवनाची वाट लावतो त्याप्रमाणे मी उद्ध्वस्त करून टाकतो हे उद्ध्वस्त केले की रावण संतापेल मग तो राक्षस राजा घोडे महारथ हत्ती यांचे मोठे सैन्य आणेल त्यांच्या हत्ती त्रिशूल लोखंडे पट्टेश अशी अयोध्ये असतील मग येथे मोठे युद्ध होईल प्रचंड पराक्रमी असणाऱ्या त्या राक्षसांच्या युद्धात मी भिडलो तरी माझे बळ अभंगच राहील त्या रावणाने पाठवलेल्या सैन्याला मारून मी मजेने सुग्रीवाच्या निवासस्थानाकडे जाईल मग झंझावाताप्रमाणे आवेग प्रचंड पराक्रमी मारुतीने आपल्या मांड्याच्या जोराच्या तडाख्याने झाडे फेकायला सुरुवात केली त्या वीर हनुमानाने ते मत्त पक्ष्यांच्या स्वरांनी निनादित होणारे आणि नाना प्रकारच्या वृक्षरथांनी गजबजलेले प्रमदा वन उद्ध्वस्त करून टाकले तेथे त्याने वृक्ष उन्मळून टाकले तलाव फोडले अत्यंत सुंदर दिसणाऱ्या पर्वत शिखरांचे चूर्ण केले पक्ष्यांचे अनेक प्रकारचे किलबिलाट बंद पडले तडाख फुटले लालसर फुटलेली पालवी कोमेजून गेली कोमेजलेल्या वृक्षरथांनी भरलेले ते वन शोभेनासे झाले जण वणव्याने ते सपाट केले अंगावर ते वस्त्र गळावे तशा त्या लता विवल दिसू लागल्या तिथले लताकुंज चित्रगृहे मोडून पडली पशु, हरिण पक्षी आरतरव काढू लागले शीलाने रचलेली गु गृहे आणि इतर गृहे मोडून पडली त्यामुळे ते महान वन नष्ट झाल्यासारखे झाले जिकडे तिकडे पसरलेले अशोक वृक्ष आणि त्यांच्यावरच्या लता विवल होऊन गेल्यामुळे तो वनप्रदेश शोकलतांचा समूह बनला मोजेकरता राखून ठेवलेल्या दशाननाच्या प्रमदावनाची वानरांच्या बळाने अशी स्थिती झाली त्या महान पुरुषाने महात्म्या राजाच्या मनाला वाईट वाटेल असं हे महत्कृत्य करून अनेक महाबलवानांशी झुंजण्याची इच्छा ठरून तेजाने दैदिप्यमान दिसणारा तो वानर गोपुरावर जाऊन बसला सुंदरकांडाचा एकेचाळीसावा सर्ग समाप्त